स्कंद आठवा अध्याय विसावा आणखी काही विवरांचे वर्णन मुनी एकचित्त होऊन ऐकत होते श्री नारायण मुनी नारदाला सांगू लागले हे नारदा या विवरखाली तलातल नावाचे विवर आहे ते प्रसिद्धच आहे त्रिपुरांचा स्वामी महाबलाढ्य असुरश्रेष्ठ तो मय त्या ठिकाणी वास्तव्य करीत असतो तीन पुरांचे दहन करणाऱ्या कल्याणकारी शंकरांनी त्याचे रक्षण केले आहे आणि देवादी देव जो भगवान त्याच्या प्रसादाने त्याला राज्यप्राप्ती झाली आणि हे सुखाचे स्थान प्राप्त झाले हा मायासुर सर्व मायावी लोकांचा गुरु आहे तो सर्व प्रकारच्या माया करण्यात अत्यंत निपुण आहे सर्व कार्यात यश मिळावे म्हणून सर्व राक्षस लोक त्याची सतत करी पूजा करीत असतात कारण तो त्यांना पूज्य आहे त्याची पूजा केल्याने सर्व कार्यांची समृद्धी होते असे म्हणतात या विवरच्या खाली असलेल्या प्रदेशाला महातल म्हणतात ते महातल अत्यंत प्रसिद्ध आहे तेथे अत्यंत क्रोधावश असलेल्या कद्रूच्या पुत्रांचा म्हणजे सर्व परिवार राहत असतो हे ब्राह्मण श्रेष्ठा असंख्य मस्तके असलेल्या त्या सर्व श्रेष्ठांपैकी मुख्य जे आहेत ते तुला सांगतो कुहक तक्षक सुशेण कालिय अशा नावानी ते प्रसिद्ध आहेत त्यांच्या फणा अत्यंत विशाल आहेत तसेच ते अत्यंत सामर्थ्यशील आणि संपन्न आहेत ते वृत्तीने सर्व सर्प पक्षीराज गरुडाला अत्यंत भीत असतात ते आपल्या स्त्रिया आपली अपत्ये तसेच आपले मित्र या सर्व परिवारांसह क्रीडा करीत असतात ते सर्प क्रीडेत अत्यंत निपुण असून ते सर्वसर्प अत्यंत उन्मत्त आहेत आणि तसे उन्मत्तपणे ते विहार करीत असतात त्या महातलाखाली जे विवर आहे त्याचे नाव रसातल असे सांगितले आहे त्या रसातल विवर हिरण्यपुरात राहणारे दीतीपुत्र असूर तेथे राहतात निवांत कवच आणि कालेय्य या नावाने ते प्रसिद्ध आहेत हे दानव देवांचे शत्रू आहेत हे दानव अत्यंत अत्यंत साहसी करून असतात इंद्राच्या सर्मा नावाच्या दुतीने सतत उच्चारलेल्या मंत्ररूप वाणीने ते असुर ताडीत होतात आणि त्यांच्या मनात एक प्रकारचे पही निर्माण होते आता त्या विवराच्या खाली असलेले पाताल या नावाचे एक विवर प्रसिद्ध आहे स्वामी आणि श्वेत धनंजय महाशंख तसेच धृतराष्ट्र शंखचूड कंबला श्वतर देवोपदत्तक इत्यादी अत्यंत रागीट आणि अतिशय प्रचंड शरीराचे तसेच अतिविषारी असे ते नागश्रेष्ठ आहेत या प्रचंड महानागांना पाच मस्तके असून त्यांना सात फड आहेत काही महा नागांना तर दहा फड आहेत तर काही अतिशय प्रचंड अशा शंभर फड आहेत यापेक्षा अतिभयंकर असेही सर्पराज तेथे आहेत त्यांना तर अति तेजस्वी मस्तके असून त्या मस्तकांवर ते अतिशय सुंदर तेजस्वी मणी धारण करतात हे नारद मुनी या अत्यंत तेजोमय मण्यांच्या प्रभेमुळे या विवरातील संपूर्ण अंधारिस झाला आहे ते सर्वश्रेष्ठ नेहमीच क्रोधायमन झालेले असतात या विवराच्या मूल प्रदेशामध्ये तीस हजार योजने भरेल एवढ्या प्रचंड भूमीवरील अंतरावर देवश्रेष्ठ भगवानाची अनंत या नावाची अतिशय तामसी आहे ती अशी अतिशय श्रेष्ठ असून सर्व देवांनाही अतिशय पूज्य आहे द्रष्टा दृश्य यांचे उत्तम प्रकारे ऐक्य ज्याने केले आहे तो संकर्षण नावाचा अभिमान कलेचे लक्षण आहे त्याला हजार मस्तके आहेत ज्याच्या आकाराचा कधीही अंत लागत नाही अशा त्या प्रभु शेषाच्या मस्तकावर हे भूमंडळ राहिले आहे हाच सर्व भूगोल शेषाच्या मस्तकावर एखाद्या मोहरीप्रमाणे दिसतो प्रलय काल प्राप्त झाल्यावर एकाच वेळी सर्व चराचर सृष्टीचा संहार करण्याची इच्छा करणाऱ्या उत्पन्न झाला त्या संकर्षण पुत्र पुत्राला तीन नेत्र आणि तीन शिखा होत्या त्याच्या खांद्यावर प्रचंड शल दिसत होता तो महाबलाढ्य आणि महाभूतांचा नाश करणारा भगवान रुद्र स्वत उठून उभा राहिला त्याच्या दोन्ही चरण कमलावर स्वच्छ नखमंडलाचे ठिकाणी सातवत कुलोत्पन्न पुरुषांसह ते आपल्या मस्तकाने वाकून नमस्कार करतात त्यावेळी आपली मुखे त्यात पाहतात त्याच कुंडलावर सर्वोत्तम माणके जडवलेली होती ती स्वतेजाने झळकत होती आणि स्वयंप्रभेने युक्त होती ती गोल आणि अतिउत्तम होती तशीच फारच सुंदर होती त्यांची गंडस्थळे होती त्या नागश्रेष्ठांच्या स्त्रिया देखील इतस्त फिरताना त्यांच्या सुंदर अंगावरील त्वचा चमकत होती स्वच्छ पुष्ट शुभ्र सुंदर आणि मनोहर असे त्यांचे बाहू होते त्यामुळे त्यांना फारच शोभा प्राप्त झाली होती त्या सुंदर नाग स्त्रियांनी आपल्या सर्वांगाला चंदन अगरु कस्तुरी इत्यादींच्या मिश्रणाचे लेप लावल्यामुळे त्या मनोरमा दिसत होत्या जेव्हा नखातील प्रतिबिंबाचा त्यांचा संसर्ग होतो तेव्हा मनात विषय वासना उत्पन्न होते त्यामुळे त्या, त्या मनोहर हास्य करून लज्जित होतात त्यांचे नेत्र प्रीतीयुक्त मदामुळे त्या नखांमध्ये पाहतात त्या सर्व स्त्रिया त्यांची कृपापूर्ण दृष्टी आणि त्यांचे आशीर्वाद यांची अपेक्षा करतात तो भगवान अनंत नावाचा देव अत्यंत सामर्थ्य संपन्न असं तो भगवान आदी पुरुष अतिशय तेजस्वी आहे चीड आणि क्रोध या भावनांना फार वेग असतो ते वेग लोककल्याणासाठी तो महासामर्थ्यशाली समुद्र आणि सर्व देव यांनी अतिशय पूजित होऊन तेथेच वास्तव्य करतो देव सिद्ध मुनी ऋषी विद्याधर असुर सर्प गंधर्व यक्ष वगैरे श्रेष्ठ पुरुष त्याचे सर्वदा ध्यान करतात एक सारख्या मदनवृत्तीमुळे उन्मत्त झालेल्या लोकांच्या नेत्रांप्रमाणे ज्याचे नेत्र व्याकुळ झाले आहेत तो सर्व व्यापी वाक्य रूपी अमृताने देव आणि आपले पार्शदगण यांना सामर्थ्यवान आणि टवटवीत करतो आणि नव्या आणि स्वच्छ असलेल्या तुलसीची माळ करून ती कंठात धारण करतो ती वैजयंती माळ म्हणून प्रसिद्ध आहे ती माळ उन्मत्त भ्रमरांच्या थव्याने युक्त असते तसेच घोष आणि शोभा यांनी युक्त असतेच त्यावेळी तो देवेश्वर निळे वस्त्र नेसतो तो या ठिकाणी एकाच कुंडलाने भूषित होतो तो चिरंतन देवरूपी नंदीच्या वशिंडावर म्हणजे कुकुदावर आपले अतिशय पूज्य आणि पुष्ट बाहू टेकून ठेवतो त्यानंतर हत्तीप्रमाणे तो महेंद्र सुवर्णाची कक्षा धारण करतो सारांश हे महाबुद्धिमान नारदा ज्याची लीला आगाद आहे अशा त्या देवाजी देवाचे सात्वत श्रेष्ठांनी अशा पद्धतीने वर्णन केले आहे अध्याविसावा समाप्त